कारण कोणताही पदार्थ करायला कि त्याला देवाच्या आठवडा त्याला दुसरा पदार्थ दिसत की त्याला काय करायचं स्मृती शक्तीच्या वेळी तुम्हाला ही गोष्ट मी सांगितलेली आहे हार्थल पुनरुक्तीचा दोष पुन्हा एकदा काय देखील जे ते दे आठवून माते देव म्हणतात की कोणताही पदार्थ वगैरे त्याला देवाची आठवण होते नवे देव दिसतो याची आठवणीही म्हणायची नाही प्रत्यक्ष अधिष्ठान सत्ता कारण नामरूपादिकांना बाजूला सारून तिथे त्याला आत्मात प्रतीला येतो ज्ञातात त्याला प्रतीला येतो अधिष्ठान सत्तार त्याला प्रतीला येते हे फार मोठं आश्चर्य आहे ते सहज तुम्हाला न, न आपल्याला पाहण्याची शक्यता आपल्याला हाडा माणसाच्या पुढे काही वृत्ती जात नाही एवढंच कळतं याच्यापेक्षा चर्म चुची प्रवृत्ती चर्माच्या पुढे जाऊच शकत नाही असं असल्या कारणाने हे वर्णन चाललंय हाडापर्यंत जाऊन पोहोचाव तशी त्याची नजर फार आत्मस्वरूपा पर्यंत जाऊन पोहोचत असत त्या ते गोष्ट मजेशीर सांगत असत मनोरुक्तीचा दोष पत्करून सांगतो मला सांगायचं म्हणून सांगतो काही सांगत एक असा अतिशय तरुण मुलगा ज्याला देवाने रूप दिलेला आहे ज्याला देवाने बुद्धी दिलेली आहे आणि अतिशय एखाद्याला ब्रह्मज्ञान होत असा पूर्ण उपजत ज्ञानी हे वर्म जाणून असं जसं मौलीचं वर्णन कराव अशा पद्धतीचा योग्य योग्यतावान युक्त योगी देवाचा अवतार असा असलेला महात्मा आणि तो निघालेला ते एका ठिकाणी एक रूपवती लावण्य गुणकुळवती पतिव्रता नव्हे पण रूपवती नुसती अति लावण्य संपन्न असलेली स्त्री तिथे उभी असल्याची त्याला दिसली त्याला ते पाहिल्यानंतर मोठा आनंद झाला त्याने पाहून आनंद व्यक्त केला तो हसायला तो आनंद एकंदर त्या स्त्रीने बघितला तिच्याही साऱ्या जन्मात असा महात्मा बघितला इतका रूपवान इतका सुंदर अगदी मराठीत बोलायचं मानुशानंदाची जी, जी लखनं सांगितले त्या शरीराविषयी ज्या गोष्टी चांगल्या म्हणून सांगितल्या त्या सगळ्या कारण माणसाला रंग असत तर रूपाचा पत्ता असत रूप असतं तर रंगाचा पत्ता असतो एवढं असलं तरी आणखीन काहीतरी विकृती असते कुठलीही विकृतीने असं शरीर आयुष्यात तिने कधी बघितलं नाही काल सांगितल्याप्रमाणे का तेजची बैसली आसनावर हे तेजच मूर्तिमंत चाललंय की काय अग्निर्माण व का असं वाटलं माझ्या साऱ्या आयुष्यात असा महात्मा मी बघितणार म्हणून त्या बहिणी त्याला वर बोलून गेला गेला तिथे गेला तिथे गेल्यानंतर ती आगवेनगावत वारी आहे असल्या कारणाने जितक्या आणि अंग विक्षेपाने त्याला घोरळ पडेल सर्व त्या सर्व अंग विक्षेपांचा वापर करूनही हा महात्मा आपल्या स्वरूपाऱ्यात आपण असं कधी बघितलं नाही तेव्हा ती म्हणते की मग मला तुम्ही जर इतके स्थिर स्वरूपाचे अचल स्वरूपाच्या आहात माझ्याकडे बघून आनंद व्यक्त करण्याचं काय कारण होत हसण्याचं काय कारण होत म्हणलं कारण कारण असं की मी हे रूप तुम्हाला असं वाटलं एक सामान्य पंचभूताच शरीर ज्या परमेश्वराने निर्माण केलं ते शरीर जर इतकं नीटस असू शकत तर याला निर्माण करणारा माझा परमात्मा किती नीटस असेल किती सुंदर असेल म्हणून मला त्याचा हसा लागला दे, पदार्थ वास्तविक पदार्थ काही चांगला नाही पण त्याही पदार्थाला पाहून ज्याची वृत्ती परमात्मा होते अधिष्ठान सत्यला ग्रहण करते विश्वची ला विश्व लागते मात्र चालणार नाही जर <coughs> मनुष्या अधिकार नसताना जाईल तर एक आयुष्यात असा प्रसंग येतो एखादा महात्मा असा खमंग भेटतो कि तो तुझा अधिकार कुठे आहे तो दाखवतो काल धरून आपल्या जागेवर उभं करतो देण्या तुझी जागा ही आहे आपण जरी जागा सोडून गेलो तरी एखादा नाही तर देवी भेट ना पुठे पुठे देव भेटतो देवाला कळत कुठेतरी माणूस देव काम करून त्या जागेवर बसवतो आपण पुष्कळ ठरवलं तू जाऊन बसलो जागेवर तरी देवाला कळत का नाही ते पण तो आपल्याला बरोबर कुठेतरी नेऊन जागेवर सांगतो बा तुझी जागा हे आहे बर आता याच्या जा पुढे इकडे जायचं नाही कधीतरी तू अशी समजल्याशिवाय राहत नाही माणसानं आपल्या अधिकाराचा अतिक्रमण करून आपला अधिकार जाणून समजून घ्यायला हरकत नाही सगळ्या दशा समजून घ्या पण आपली दशा कोणती नेमकी त्यात समजून घेऊन त्याप्रमाणे वाटचाल करायचं बरोबर आव मुला घडायचं दशेच काय करा आपण करू शकत नाही पण समजून घेण्याची गरज आहे एवढी गोष्ट खरी आपली पात्रता आपण सतत लक्षात ठेवू वाटचाल करते जर आपण वाटचाल केली तर मनुष्य निष्प्रतिहित वर्ण आपल्याला असेल तर तुम्हाला जर निश्चित साध्यापर्यंत जाऊन पोचायचं नसेल काही चैनीमध्ये दिवस घालवायचे असतील तर त्याच्याकरता हे बंधन नाही सार अभिप्राय त्यातला एवढाच आहे की आपल्या त्या स्थितीला प्राप्त होण्यासाठी आपण या विश्वची जाला एकांत या उभीचा विचार करते वेळी आपण आपला अधिकार समजून विचार समजून घ्या ज्ञानीपुरुषाचं वर्णन आहे जीवनमुक्त पुरुषाचं हे वर्णन आहे विश्वची जाला एकांत सारा विश्व हे त्याला एकांत तिसरा अर्थ असा आहे ज्ञाने महाराजांनी असं म्हटलं की हा जो ज्ञानी पुरुष आहे हा ज्ञानी पुरुष या विश्वामध्ये ज्यावेळी पाहत असतो त्यावेळी त्या दोरीवरती स्वप्न पदार्थ आपल्याला अनेक भासतात तरी आपल्या एकत्वात काही बिघाड होतो का अनंत पदार्थ भासले त्याच्या एकत्रात बिघाड झाल्या म्हणून मी सांगितलं तर काय व्हावं मग एवढाच आहे की आपल्याला आपल्या स्वप्न पदार्थात अनेकत्व भासून आपला एकांत बिघडत नाही त्याला जागृत पदार्थ अंग, अंगीसूत हा एकाकी असतो म्हणतात कसा एका असतो त्याचं उत्तर महाराज देतात ज्याने आंतरबाह्य विषय संघ टाकलेला आहे पहिली गोष्ट ज्ञानेश्वर महाराजांना ही गोष्ट ज्ञात आहे लोक एखाद्या ओबीस आधार घेऊन उभीच बोलतात इथे कसं लिहिले स्वच्छते बर या विषय संग टाकून बाह्य संघ जो आहे सगळ्याच्या सगळा टाकून बाह्य संघ टाकून संघ म्हणजे आसक्ती अंतर बाह्य विषयाची आसक्ती टाकून मग काय करतो सांडून या लागू त्याचा संबंध सोडून टाकतो विषयाचा यत्तो संबंध ठेविते नंतर काय करतो अंगी अंग सुदी एका आपलं स्वतःच जे गौण स्वरूप आपलं स्वतःच दोन प्रकारे वर्णन करतायत एक आपलं गौण स्वरूप आहे आपलं एक मुख्य स्वरूप हा जो भक्त आहे हा आपलं जे गौण स्वरूप आहे ते म्हणजे जीव गौण स्वरूप म्हणजे प्रतिबिंब गौणस्वरूप म्हणजे त्याचा अंतर्करण विशिष्ट असलेला भाग त्या अंतकरण विशिष्ट जीवस्वरूपाचा नाम गौण स्वरूपाचा परित्याग करू मग काय करतो आपलं जे मुख्य रूप आहे अंगी स्वरूप हे गौणस्वरूप मुख्य ब्रह्म स्वरूपामध्ये टाकून घालून मग काय करतो गौण स्वरूप टाकणं आणि मुख्य स्वरूपामध्ये ते घालण म्हणजे काय तर गौण स्वरूप मुख्य स्वरूपामध्ये प्रवेष्ट करण म्हणजे अद्वैत ब्रान संपादन करून जीवत्वाचा बाध करून ब्रह्माशी एकत्व निश्चय करणं याला अंगी अंग सूनी मिळत आपल्या मुख्य स्वरूपात गौण स्वरूपाचा प्रवेश करतो म्हणजे तरी काय करून जीवत्वाचा बाध करून ब्रह्मरूपाने मी ब्रम्ह्या एकत्व निश्चयाने असण याला म्हणायचं महाराजांनी शब्द वापरला आपल्या जीवस्वरूपाचा ब्रह्मस्वरूपामध्ये प्रवेश करून सदाचा प्रवेश करून हा एकाकी असतो नाम एकता असतो म्हणून विश्वची झाला एका एवढ्यासाठी त्याचा हा सगळा विश्वपसारा सुद्धा एकांत झालेला आहे असाही त्याचा अर्थ होतो आणखीन एक अर्थ असा होता एका ठिकाणी महाराजांनी भक्ताच वर्णन असं केलं हे विश्वचे माझे घर ऐशी हे सांगितलेलं महाराजांना गुण वाटत काय हे संपूर्ण विश्व माझ घर आहे घर म्हणणारा घराहून भिन्न असत त्या माझ घेष्ठी आहे माझ म्हणणारा त्या घराहून भिन्न आहे त्याचा त्याचा संबंध आहे घर म्हणजे माणूस नव्हे मालक नव्हे मालक म्हणजे घर नव्हे तो त्याच्यावर भिन्न असतो माझं चराचर आपण चर आणि आचार हे संपूर्ण दोघ स्वतःमधला असल्या कारणाने त्याला म्हणायचं विश्वची जाला एकांक हे सगळ्यात शेवटचं ध्यान ठेवलं म्हणजे एवढ्या तऱ्हेने तो विश्वची एकांक त्याचा झालेला असतो असं महाराज म्हणतात भरते उनी देवे भक्त बैसा तेथे होवावेखीने <coughs> कायश्वरी वर्णन करतात <coughs> या म्हणण्यामध्ये वरच्या भूमीत एक खुलासा झालेलाच आहे की आपण ची वाटून दोही भागी आपण पेची दोही भागी वाटून या म्हणण्यामध्ये आपले दोन विभाग तो करतो मग त्या दोन विभागा कापैकी कुणाला देव म्हणायचं कुणाला भक्त म्हणायचं या सांगतात वाटेल त्याने देव व्हावं वाटेल त्याने भक्त व्हावं त्याच्याबद्दल काही तक्रार नाही म्हणतात कोणत्याही विभागाला कोणतं ना नाव ठेवलं तर काय त्यात बिघडणार नाही अशा रीतीचा हा पुरुष हा ज्ञाता नैष्कर्मशेला पावलेला असतो तो जिथे बसेल तिथे तो तो, तो, तो आपल्या ऐश्वर्याने संपन्न असतो जगामध्ये माणसाचे तीन प्रकार एक सर्वसाधारण सात्विक दैवे संपत्तीचा माणूस एक असुरी संपत्तीचा माणूस आणि एक सज्जन किंवा संत असं त्याला म्हणतात संपत्तीच्या माणसाने आणि माणसाने दोन्ही मानवाने संतांची संगती करावी त्यात काही दोष पण दैवी संपत्तीच्या माणसाने असुरी संपत्ती माणसाची संगती करू नका सगळ्यात वाईट गोष्ट आहे वाईटाची संगती अतिशय इतकी वाईट <coughs> मति मति होते, संगती आवो मान हानी पदे पदे पाव लोह संगेन हन्य ते मुदगर त्या अग्निने लोखंडाची संगती केल्याबरोबर त्याला मुदगराचा घणाचा घाव सोसावा लागतो घणाघाती होणाऱ्या वेदना सगळ्या सोसाव्या लागतो घडत असते पावलोपावली अपमान सोसावा लागतो लोकांच्या कर्वी आणि त्याच्याकडे म्हणून हिन माणसाची माणसाने कायम ध्यानात ठेवायची एक तरी लक्षात ठेवा की आपल्यापेक्षा निदान खालच्या माणसाची संगती करायची बरोबरीचा किंवा त्याच्यापेक्षा आपल्या मोठा सा त्याची संगती करावी निदान पक्षी सम संगती करावी संतांची का कारण एखाद्या दैवी संपत्तीमानाने संपत्तीच्या माणसाची संगती केली की त्याचा त्या ऐश्वर कमी होतो तो हिन बनतो म्हणून माणसाला छोटित असते अनेक उदाहरण सांगता ये स्वतंत्र प्रवचनाचा विषय आहे की संगतीने माणूस कसा भ्रष्ट होतो आणि संगतीने माणूस कसा मुक्त होतो साधूची संगतीने केली तर माणूस मुक्त होतो सज्जन को सज्जन मिले, दो, दो, दो को मिले तो होत काही चांगल्या गोष्टी बोलल्या जातात गाडवाला गाडवा भेटलं तर एकमेकाला लाथा माराव्यात म्हणून संगतीच करायची ठरली त्रिकोणाची करावी सज्जन पुरुषाची गाड़ संगती करावी दुर्जनाची संगती करू नये सारांश ते आपला इतकाच आहे कि अशी ही दुष्ट संगती मनुष्याला ताप देते मला सांगतात कि संतांनी मात्र कोणाची संगती केली तर बिघडत कारण आता सांगितल्याप्रमाणे विष्णू या अवस्थेला महात्मा त्याच्या संगती जर एखादा मधल्या माणसाची गोष्ट आहे की दुर्जनाच्या संगतीने तो दुर्जन होतो संतांना मात्र दुर्जन काही करू शकत त्याचा दुर्जनपणा विरोध होतो गुरुजी गोष्ट सांगत असत राजा राना जन बसलो तर राजाचा राजे पण जात नाही पण राणाचं रान पण राहत तिथे ऐश्वर उभं राहत हे जसं लक्षात घ्यावं महाराज म्हणतात तो जिथे बसेल तिथे त्याच ऐश्वर्या ज्ञानी पुरुषाचा ऐश्वरी अमक्या ठिकाणी मोठा माणूस कुठेही बसू नये जिथे बसेल तिथे निर्माण होतो दादा रानात येऊन बसतो माणसं दादा लोकांच्या मागे कधी लागलेच नाही दादांच्या मागे लोक लागले त्याप्रमाणे तो जिथे बसेल तिथे त्याचा ऐश्वर त्याच्या बरोबर असत हा त्यातला म्हणण्यात आता हिन माणसांचा ऐश्वर त्यांच्या पडले मुसळ तिथे त्याचे क्षमपुष्कळ असत त्याला काय तो भाग येते नाही हा ज्ञानी पुरुष आपल्या ऐश्वर्याने कुठे राहिलाच राहतो या म्हणण्याचा अर्थ असा तो विद्वान स्वत देव रूपाने किंवा भक्तरूपाने कोणत्याही रूपाने आपण समजा कारण आपण ती वाटून दुहेर ते जर सूत्र ध्यानात असेल आपल्या स्वतःला दोन्ही ठिकाणी विभागून म्हटल्यानंतर स्वतःच्या ठिकाणी देव रूपाने वा भक्त रूपाने तो कल्पना करतो देवाच्या ठिकाणी देवाची कल्पना वा स्वतःच्या ठिकाणी सेवकाची कल्पना करून तो नांदतो आणि नांदत असताना कदाचित देवभक्ताची कल्पना करून आणतो तर कधी देवभक्ताची कल्पना सोडूनही नांदतो तसाच मानतो असं आपण बंधन लक्षात ठेवू नका सोडूनही नसतो कारण त्याला बंधन नाही हे त्याचं उत्तर कोणताही विधी नाही कदाचित या दोन्ही भावाहून विवर्धित मी स्वतः देवही भक्त विवर्धित सच्चिदानंद स्वरूप आहे त्याही स्वरूपाचा निश्चय करीत तो राहत असेल कदाचित असही शक्य आहे की हा विद्वान लिहिलेने संपूर्ण हे विश्व प्रकाश आहे आणि त्याचा प्रकाशक आहे असणतं मला तरी कस लिले वाटेल व्हावे काय तू भक्त होईल दे होईल दोन्ही स्थिती कल्पना स्थितीची कल्पना करील नाही तर संपूर्ण या विश्वाचा मी प्रकाशक आहे हे संपूर्ण जगत हे प्रकाश आहे मी त्याचा अधिष्ठान हे अध्यष्ठान मी असल्या कारणाने सगळ्यामध्ये माझी समव्याप्ती आहे सर्वत्रान एक स्वतः सर्वत्र व्याप्त आहे अशी पण तो कल्पना करेन कदाचित या विकल्पाचा नाम भेदाचा परित्याग करून केवळ ब्रम्हात्र स्वरूपाने स्वतः विराजमान नाही सांगेल स्वमहिमेने प्रतिष्ठिता मी माझ्या मोहिमेमध्ये राहतो मला काय आहे त्याच माझ्या दृष्टीने काही झालं नाही एक जीववादाच्या दृष्टीने त्याच्या दृष्टीला मीच सगळ्या पदार्थांचा दृष्ट्या पदार्थाला अस्तित्व नेण्याचं कारणच का अशाही रूपाने समाधीच समाधी, समाधी स्थितीचं खरं ऐश्वर सगळ्या अवस्था त्याच्या अधीने तो कोणत्याही अवस्थेच्या आधीने असा राहत असल्या एवढ्या अवस्थेने तो असू शकतो असा या म्हणण्याचा तात्पर्यच आहे जरी इथे देवच भक्त होतो किंवा भक्त देव होतो कोणीही कोणतं म्हटलं तर बिघडत नाही असं जरी महाराजांनी लिहिले तरी याच्यामध्ये सूचन मात्र असं म्हणून दिसून येत देवाची कल्पना करील कदाचित भक्त स्वरूपाची कल्पना करीत देवभक्ताच्या सेवेची कल्पना करीत विलक्षण सुखाची कल्पना करील किंवा देव आणि भक्त याहून विवर्जित्र मी माझ्या ठिकाणी कोणीच नाही ना देवपणा ना भक्तपणा कारण उपाधिकृत असला हा भीर कल्पित उपाधिकृत असलेला भीर माझ्या परमार्थ स्वरूपाच्या ठिकाणी नाहीच आहे तो परिपूर्ण रूपाने मी सर्वत्र त्यामुळे किम करो मी किमृीजा मी किंम्छा मी जाऊ कुठे घेऊ काय टाकू काय आणि या सर्वांचा परित्याग करून स्वरूपाने स्वतः विराजमानी असेल म्हणून सदरूपाने अस्तित्वाने असेल चित्रूपाने स्वयंप्रकाश असेल आनंद रूपाने आनंद स्वरूप असेल आणि अद्वय स्वरूप एकश्वर आहे सांगतील की एवढ्यावर त्याचं वर्णन संपलं नाही आणखीन काय बैसला तेथे राणवे अकर्मो हा उत्तरार्ध अतिशय चिंतने महाराज सांगतात आपल्या कि तो जिथे बसेल ना तिथे तो अकर्बच आहे असं का लिहितात त्याचं कारण आहे कर्मार्थ का देवामध्ये आणि भक्तामध्ये भेद आहे अनेक वेळा सांगितले पुन्हा भक्ती सा। सुद्धा सुखासाठी द्वैताची आवश्यकता पण ते सत्य असलं पाहिजे असं नाही म्हणून कल्पित द्वैताचा तो अंगीकार करतो आणि करून केलेला हा सगळा व्यवहार म्हणजे विनोद आहे तुझं मज नाही भेद सहज केला हा विनोद असं जसं तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे हा विनोद आहे विनोद ह्या विनो शब्दाचा अर्थ आहे वस्तुस्थितीने नाही कल्पित आहे ब्रह्मसाम्य आहे या ज्ञानी पुरुषाच्या द्वैताचा निराश झालेला आहे द्वैताची त्याला प्रती सुद्धा येत नाही मान्यत्र सांगितल्याप्रमाणे विनोद आहे स्वतःला देव किंवा भक्त या दोन विभागामध्ये स्वतःला विभागून बसला असल्या कारणाने आपणच भक्तपणाने मानतो आणि आपण एका भागाला देव पण देऊन त्याला देव मानतो त्याचं वंदन करतो त्याची भक्ती करतो एका भागाला देव पण देणं व एका भागाला भक्त पण घेणं त्यामध्ये तो देवही होईल कदाचित होईल कदाचित दोन्ही विमर्जित मात्र स्थितीत असेल कोणतीही स्थिती त्याची असू शकेल आणि या सगळ्या रीतीने राहणार असल्या कारणाने मला म्हणतात त्याची जी स्थिती आहे ती कशी आहे कुठेही बसला कोणत्याही अवस्थेत असला असण आहे ते जाणने घडलं त्याच उत्तर मनात येतात ब्रम्हविषयक असलेलं जे अज्ञान ते नाही सदा ते सदाच संपुष्टात आलं आणि ते अज्ञान येतं केलं नाही ते जाताना त्या अज्ञानानं आपल्या बरोबर ब्रम्हविषयक असलेलं जे वृत्तिज्ञान तेही म्हणून ब्रह्मास्मित्या कारक झालेलं वृत्ती ज्ञान ते अज्ञान म्हणायला लागलं मी चाललोय तू कुठे रे बाबा काय म्हणायला लागली मी जर चालले तर ब्राह्मण तू सुद्धा माझ्या बरोबर पाहिजे कारण पद प्रयोग केला जातो तो कसा गो ब्राह्मण गो ब्राह्मण निजधामाला चालले असेल तर ब्राह्मणा कावनी तलावर राहायचं काय कारण आहे त्याने पण निजधामाला केलं पाहिजे म्हणजे मरताना सुचत बरं जिवंत कोणी सुचत नाही ज्यांना सुचलं ते मरताना सुचलंय मला कोणाची निंदा करायची नाही पण वस्तुस्थिती तुम्हाला मी सांगितली जाता जात तेव्हा तोही तिथे जायला तयार म्हणतं मी जर चालले तर माझे जर तू माझे कशाला शिल्लक राहतोस तू पण जाता बरोबर ते घेऊन जात मग काय मग मौक निष्क्रिय चिन्मात्र ते मग जे उर्वरित राहील ते ब्रह्मच चिन्मात्र म्हणजे फक्त ब्रह्म चिन्मात्र म्हणजे केवळ आनंद चिन्मात्र म्हणजे केवळ सद्रुपता तीच राहते आणि ती निष्क्रिय म्हणून महाराज म्हणतात सहजची अकर्म अकर्माच्या राणीवेवर बसल्या म्हणजे अकर्म हे त्याचा ऐश्वरी आहे नैष्कर्मे हे त्याचा ऐश्वर्या नैष्कर्मे निराळे आणि निष्क्रियता निराळे ही मात्र गोष्ट कायम ज्ञान ठेवते माणसं नैष्कर्म्याचं वर्णन करून निष्क्रिय त्याच कारण बुद्धीत झालेली विसंगती दुसरं काही त्याला उत्तर नाही अरे नैष्कर्मे हे निराळे निष्क्रियता हे निराळे ज्ञानेश्वर महाराज सांगतात तेच स्वभाव धनंजय नाही कोणीच क्रिया अर्जुना त्याची जी दशा आहे ना त्या दशेमध्ये कोणतीही क्रिया त्या ब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी तिथे क्रिया नसावी हे त्याचं वैशिष्ट्य आहे व्यापकत्वामुळे क्रिया राहित्य हे सदाच तिथे आहे म्हणून नाही स्वभाविक कोणीच क्रिया म्हणूनही प्रवादयाैष्कर्म्यायसा असं उत्कृष्ट लिहिले ते भगत महाराज म्हणतात कि त्याला नैष्कर्म हा ही संज्ञा आहे प्रवाद आहे काहीतरी आता त्या ब्रह्माच तुम्हाला ज्ञान करून द्यायला पाहिजे म्हणून आम्ही तुम्हाला वर्णन करून दिले की ब्रह्म कसं आहे तर त्याच वर्णन सगळं नैष्कर्मे नैष्कर्म क्रियेचा स्वभाव का अभाव आहे दुसरं सांगणार दुसरं एवढंच आम्हाला सांगता येऊ सांगेल काहीतरी त्याला नाव ठेवायला पाहिजे म्हणून हे नाव ठेवलं म्हणून मला म्हणता म्हणून प्रवाद तया नैष्कर्म्यायसा नैष्कर्म्यासा तया प्रवादू नाव ठेवायला पाहिजे मग नैष्कर्च ठेवलंय मग ब्रह्माचं नाव ठेवलंय म्हणणं काय ब्रह्मवेत त्याचंय म्हणणं का होती हा जो न्याय बरोबर असेल हे श्रुतीवचन या श्रुती वचनाप्रमाणे जर याला स्थिती प्राप्त झाली असेल तर जे ब्रह्माचं वर्णन असेल ते त्या साधुपुरुषाचं वर्णन आहे किंवा जे साधू पुरुषाचं वर्णन असेल ते त्या ब्रह्माचं वर्णन आहे कारण एवढाच आहे अव्यवहार्यह वर्णन हे व्यवहार्य ब्रह्माचं एवढंच वर्णन हे अन्वयान ब्रह्माचं ते आपुले आपण पे असे होणे आरोपे तरंगो का वायुलोपे समुद्र देश महाराजांनी अतिशय उत्कृष्ट असा दृष्टांत दिला आपल्यासाठी महाराज म्हणतात वायुलोपानंतर तरंग जसा समुद्रच बनतो ज्या व्यतिरिक्त त्याला स्वतंत्र अस्तित्वच असत नाही त्याप्रमाणे आपलं स्वतःचित्य स्वरूप जे ब्रह्म तेच तो होऊन राहतो आपले आपण ते असे तेच होऊन तद्रुपतेला पण तो राहतो म्हणजे तरी काय जीवदशेमध्ये उपाधी संबंधाने आलेलं जे कर्तृत्व आणि त्या कर्तृत्वाच्या सापेक्ष असलेलं जे क्रियाराहित्य नाम निष्क्रियत्व म्हणजे नैष्कर्म क्रियेचापेक्षते मी, मी, मी आता न ब्रम्हरूप झालो असं तो जे म्हणतो असे ते होऊ नये पण आरोपी शंत कसा मार्मिक लिहिल्या महाराजांनी बघ असा तो आरोप करतो म्हणतात महाराज कसा आरोप करतो मुख्योरु, मुख्योरु मी आता नैष्कर्म ब्रह्म झालोय माझं जे अधिष्ठान मुख्य रूप त्या मुख्य रूपाला उदाहरणार्थ बोलायला लागलाय त्या उत्तरातीवस्वरूप असलेला माझ्यावरूपाचा परित्याग करून माझं मुख्य रूप जे ब्रम्ह त्या ब्रम्ह स्वरूपामध्ये कि जिथे क्रियेचा त्रैकाधिक अत्यंत भाव आहे त्या रूपाला मी पावलो असल्याप्रमाणे मी आता सदाचा अकर्म व निष्क नैष्कर्म्य दशेला पावलं असं ज्ञानी जर बोलला तर हा सगळा आरोप आहे हो रूपे, तो आरोप कि मी झालो म्हणून वास्तविक तो मूळचाच ब्रम्हप आहे तुम्ही नैष्कर्म्या अवस्थेला पावलं म्हणायचं काय करण दादा असं लिहिले प्राप्ताच्या प्राप्तीचा ज्यावेळी व्यवहार घडतो तेव्हा मध्यंतरी भ्र मानवा नित्य निवृत्ताच्या निवृत्तीचा जेव्हा व्यवहार करतो तेव्हा मध्यंतरी भ्रम मानावा लागतो त्या पद्धतीने उपाधीच्या संबंधाने सापेक्षतेने मी आता नैश्माला प्राप्त झालो असा केवळ आरोप आहे मुळात तो आधीपासून आतापर्यंत सदाच ब्रम्ह म्हणून महाराज म्हणतात त्याचं अकर्म कायम त्याच्या ऐश्वर्याला काही बाधा होत त्याही पुढे मला सांगतात महाराज परम हे म्हणते अरे सगळ्यात उत्तम सिद्धी जर कोणती असेल तर ही परमसिद्धी आहे कोणती ही त्या अवस्थेमध्ये त्या अवस्थेमध्ये म्हणजे ज्यावेळी अज्ञानाचा अज्ञानकृत जीवदशेचा व अज्ञानकृत जीवदशेत असलेल्या कर्तृत्वाचा होणे त्यावेळी त्या बाधानंतर हा मुळचा ब्रम्हरूप असा तो होतो आणि ब्रम्हूप झाल्या कारणाने अबंद्र ब्रम्ह भावाला तो प्राप्त झाल्या आपल्या स्वतःच्या ब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी कर्म न होणे निपजी त्या ब्रह्मस्वरूपाच्या स्थितीमध्ये काय निर्माण होतं कर्म न होणे दीपजे म्हणजे काय कर्माचा त्रैकालिक अत्यंत भाव सिद्ध होणे ज्यावेळी हा ब्रम्हतो त्यावेळी काय होत आहे म्हणजे काय होत म्हणजे अशी त्याला प्रातिभा अनुभूती आहे सिद्धी होणं म्हणजे कागदपत्रिकेने कागदावरची घोडे नाचलेले नव्हे वस्तुस्थितीने तसा त्याला अनुभव येतो आणि त्या साक्षातकारामध्ये त्या प्रातिभा अनुभूतीमध्ये हो हो। अकर्मोची म्हणजे हा असा अकर्मोच अशी त्याची नैष्कर्मसिद्धी होते महाराज म्हणतात ते नैष्कर्म सिद्धी जाणे ब्रह्मरूपते नंतर न होणे जे निपजे ते नैष्कर्म सिद्धी जाणे अशा स्थितीमध्ये जे काल स्वरूप सिद्ध होत त्याला सर्व सिद्धीमध्ये हिचं असलेलं जे श्रेष्ठत्व आहे ते अन्य निरपेक्ष श्रेष्ठत्व आहे ही सर्वसिद्धीमध्ये परमोच्च स्वरूपाची आहे उत्तम स्वरूपाची आहे गोमट्या स्वरूपाची आहे आणि असा हा ज्ञानी पुरुष कुठेही लिहून बसवा तो जे ऐश्वर्य आहे ते त्याला सोडून कधी कुठे जातच ते त्याचा ऐश्वर त्याच्या बरोबर असतं असं या ज्ञानी पुरुषाचं वर्णन महाराज या ऊर्मध्ये करतात वाच अशा ऐक्याच्या कारण आपणच वाटी दोयी ठाई असल्या कारणाने कोणी देव आहे कोणी भक्त व्हायचा हा दोयम भाव तरी सुद्धा एक गोष्ट तुम्हाला सांगितली नाथ तवाम नमाम अगदी आचार्यांचं मनोगत कसं आहे अशा रीतीचा हा नैष्कर्म झालेला पुरुषीच्या ऐश्वर्याच्या राज्यात राहत असतो त्याचा ऐश्वर त्याला सोडून जात नाही अशा नैष्र्म्दिला पावलेला असतो हे नैष्कर्म सिद्धी हे त्या ज्ञानी पुरुषाचं जीवनमुक्त पुरुषाचं खरं ऐश्वरी आहे असं या म्हणण्याचा तात्पर्य काय बाकीचा विषय आपण आता उद्या वाचून कुंडली तोरदार अर्थात ज्ञानी पुरुषाच्या सहज सुंदर अशा अद्वैत स्थितीच किंवा जीवनमुक्त पुरुषाच्या ऐश्वर योगाच वर्णन करत या, या वर्णनामध्ये अद्वैत स्वरूप न बिघडता अद्वैतामध्ये भक्ती होऊ शकते का याचे एक उत्तर आणि दुसरं पांडवा भजन झाले अशा दोन विरुद्ध गोष्टी एकत्र नांदतात <coughs> म्हणजे विरुद्ध या शब्दाचा अर्थ वर अपंग पाहताना ज्या गोष्टी विरुद्ध दिसतात त्या <coughs> दोन्ही गोष्टी एकत्र नांदतात असं आपल्याला दिसून <coughs> येत दोन सिद्धांताच वाणन करण्यासाठी दृष्टांतपूर्वक पण न करण्याच भजन घडत हे त्याच्यामध्ये विशेष आहे ह्या दोन गोष्टी दृष्टांतपूर्वक महाराजांनी इथे सांगितलेल्या या अनेक दृष्टांताच वा त्याची दाष्टांतात केली मिळवणी याचं थोडक्यात चिंतन एवढंच आहे की एकत्वामध्ये भक्ती संभवते का संभवते ज्ञाने ज्ञानेतर ज्ञानीपुरुष भक्ती करतो फक्त त्याला विधान नाही पण तो भक्ती करतो ही भक्ती सहज सुंदर स्वरूपाची असते त्या भक्तीच्या सहज सौंदर्यामध्ये प्रसंगाने तो काही करणार नाही तरी सुद्धा त्याची भक्ती आहे त्याची पांडवा हे ठिकाणी त्याच या गोव्यांच्या द्वारे दृष्टांतपूर्वक महाराज वर्णन करतात हे वर्णन करीत असताना आतापर्यंत त्या ज्ञानीपुरुषाच्या आत्मा आत्मा मी <coughs> देव असा व्यापक होत्रोत भावाला पावलेला सर्वत्र आत्मभाव पावलेला असा हा ज्ञानी पुरुष पूर्णतेला प्राप्त झाला असल्या कारणाने आपल्या <coughs> स्वतःलाच दोन ठिकाणी विभागून भक्तीचा व्यवहार घडत असतो असं म्हटलेलं आहे म्हणजे या भक्ती व्यवहारामुळे अद्वैत स्वरूपामध्ये महाराजांना सांगायचं आहे या व्यापकतेचं वर्णन करताना महाराज म्हणतात व्यापकतेचा <coughs> म्हणजे अनंततेचा म्हणजे पूर्णतेचा जर मनुष्याचा सिद्धांत लक्ष तर मनुष्याला कितीतरी गोष्टीचा सिद्धांतांचा उलगडावत असतो परिच्छिनतेची कल्पना करीत असताना सुद्धा माणसं अपरिच्छिन्नतेची कल्पना करायला लागली की माणसाची कल्पना व्यापकत्वाच पूर्ण ज्ञान लक्षात घ्यायचं म्हणजे स्वरूप लक्षात घ्यायचं हे अत्या अवघड आहे आपण सांगितलं आकाशाय म्हणजे केवढा म्हणून विचारतो मला त्याला सांगायचं याच्यापेक्षा मोठं मला सांगता येत नाही म्हणून तुला आकाशावर सांगितलं एवढं सगळ्यात मोठा असं सा सांगण्याकरता खर तर सांगायचं आहे परमेश्वरा की परमेश्वराची ही व्यापकताला पावला <coughs> त्या ब्राची व्यापकता निरपेक्ष स्वरूपाची सापेक्ष असलेल्या सगळ्या व्यापकता तर संपल्याच पण निरपेक्ष व्यापकतेला तो पावला यालाच म्हणायचं व्यापकतम अशा ब्रह्म भावाला तो प्राप्त झाला तेव्हा त्या व्यापकतम स्थितीमध्ये अनंत स्थितीमध्ये राळ्या शब्दात सांगतात देवाच्या स्वतःच्या विस्ताराने देव एवढा व्यापक झाला एवढा व्यापक झाला एवढा विस्तारला कि त्या विस्तारण्यामध्ये शून्यस्थावर जंगम व्यापुनी राहिला आकळ बाप रु विशकतेलाटून गेले म्हणजे देव देवळात मावलेल्या इतका झाला मोठा याचा अर्थ असा आहे कि निरपेक्ष व्यापकतेला तो पाव की याच्यापेक्षा आता पुन्हा व्यापक नाही तो कोणापेक्षा व्यापक असं विचारलं असताना कोणापेक्षाच नाही सर्वापेक्षा तो व्यापक आहे त्याच्यापेक्षा आता कोणीही व्यापक नाही देश काल वस्तु परिच्छेद विवर्जित विरहित आनंद असं त्याला शास्त्रामध्ये म्हटलं जात असा तो देव असल्या कारणाने तो देऊळामध्ये दाटून गेला म्हणजे घनदाट भरलेला आहे ओत प्रोत भरलेला आहे देवळातही तो मावत नाही इतका मोठा झाला असा तो देव व्यापक असल्या कारणाने त्याचा प्रवाह या व्यवहारात आणि प्रवाह प्रवाहामध्ये प्रवाहा जर मनुष्य विचार करील तर देशकालाधिकांचा प्रवाह व त्याचा व्यवहार हा एका मर्यादेमध्ये असतो देव हा सर्व व्यापक असल्या कारणाने त्या सर्व व्यापकते त्या ठिकाणी त्रिकालाबाधित सत्यत्व आहे त्या परिपूर्णतेमध्ये चिन्मात्रता आहे त्या परिपूर्णतेमध्ये अनंत त्या अनंततेमध्ये आनंद आहे आणि त्या अनंततेमध्ये एकता एक घ्यायची ही गोष्ट त्याच्यात लक्षात ठेवण्यासारखी अशी आहे अंतिमसत्याचा जर आपण विचार करू लागलो तर असं <laughs> दिसून येईल की अंतिम सत्य हे एक आहे आणि अंतिम सत्याच्या ठिकाणी भेदाची सिद्धी होत अनंत म्हणायचं कशी होती म्हणून या शब्दामध्ये दोन गोष्टी महत्वाने लक्षात ठेवल्या पाहिजे अनंत ते मध्ये परिपूर्ण आहे अनंततेमध्ये देशकाल वस्तू परिच्छेत रहितच आहे एकत आहेत म्हणजेच एकत्व आणि भेद राहित्य या दोन गोष्टी एकत्र येण्यासाठी अनंत शब्द उपयोगाने आणि आनंदाचंही वर्णन पुढे असं केलंय आनंद असेल तरच आनंद होतो सीमित गोष्टीत आनंद होऊच शकत नाही सतत सीमित आनंद होतो म्हणजे तो वैषयिक विषय उपाधी त्यांनी आनंद आहे असलेला विषयजन्य झालेला आनंद विषयचा आहे कधी स्वतः कधी परत हे वेगळं सांगायचं कारण आणि असा आहे माणसाची इच्छा आहे अपरिच्छिन्न सुखाची आणि विषयापासून मिळणार सुख असतं ते परिच्छिन्न मग परिच्छिन्न सुखात अपरिछिन्नतेची इच्छा पूर्ण होऊ नये तो, तो सदाचा अतृप्त असावा हेच भूषण आहे माणसं विषय सेऊन मुक्त का होत नाही तृप्त का होत नाही त्याचं एक कारण आहे की विषय परिच्छिन्न आहे विषय नश्वर आहेत अनित्य आहे आणि त्यांच्यापासून निर्माण होणारं जे सुख आहे ते परिच्छिन्न आहे आणि माणसाला जी इच्छा आहे ती अपरिच्छिन्नाची अपरिच्छिनाच्या इच्छेला जर परिच्छिन्न सुख मिळालं तर ती इच्छा तृप्त होत नाही तेच बरोबर आहे तेव्हाही तुम्ही बघा हे कधी हे प्रमाण निवृत्त होणार नाही हे प्रमाण व्यस्त असच राहणार त्याच्यात कधी बरोबरी निर्माण होणार नाही विषयाचा स्वभावच मर्यादित असल्या कारणाने सीमित असल्या कारणाने तज्जन्य सुख मग ते विषयाचं म्हणजे या लोकातला असो का पर लोकातला असो म्हणून तर तुकाराम महाराजांनी ब्रह्माधिक पदे दुःखाची श्राणी ते ते चित्त झणी जडो असं स्पष्ट म्हटलेलं आहे म्हणजे ब्रह्माधिकांचं जरी सुख असलं तर ब्रह्मदेवाचं सुख असलं म्हणून काय राहिलं ते ही मर्यादित आहे सीमित आहे म्हणून तेही सुख प्राप्त झालं तर नेहमी माणूस झाले त्याची कारण त्याला सुख प्राप्त होत नाही अपरिच्छिनातच अपरिच्छिन्नाच सुख प्राप्त होत किंवा अपरिछिन्नात मिळणार सुख म्हणजे सुखरूपक आहे सुखम व्यगल्पम तन्मरते या भूमविद्येच्या प्रकरणात त्या नारदाला उपदेश करते वेळी उपनिषदात सांगितलेला आहे तेव्हा अनंततेमध्ये सत्यता आणि अनंततेमध्ये एकत्व आहे स्वगत सजातीय विजातीय भेदरहितता कारण अनंत असल्या कारणाने अत्यंत निर्विशेष सत्सामान्य सर्व व्यापक आहे परिपूर्ण आहे त्या परिपूर्णाच्या ठिकाणी देशाचा प्रवाह कसा का असणार काला प्रवाह कसा का असणार वस्तुप्रवाह कसा असणार या तिन्ही प्रवाहांचा अत्यंत अभाव झालेला असतो आणि या सर्वांचा अभाव झाल्यानंतर जी स्थिती आहे वस्तूची अर्थात देवाची त्या देवाच्या स्वरूपाच्या ठिकाणी चिन्मात्रता आहे सन्मात्रता आहे आनंद रूपता आहे आणि आनंदता आहे म्हणजे भेदविवर्जितता संपन्न हा देव असल्या कारणाने देव आणि भक्त या दोन पणा वातून, देव भक्त तुका भक्तपणे भिन्न या दोन्हीपणा वातून एक देवच सर्वत्र घनदाट भरलेला आहे या सगळ्या म्हणण्यात तात्पर्य अर्थ असा आहे की देशकालांची मर्यादा जिथे संपली देशकालाचा जिथे त्रैकालिक अत्यंत अभाव आहे उड़ा विस्तार्ला विस्तार्ला उड़ा देव उड़ा मोठा विस्तारला इतका विस्तारला की तो देवळात दाटून मावेनाचा झाला तात्पर्य असा आहे की असलेला सर्वत्र नांदतो आहे आणि सर्वत्र नांदणारा असा घनदाट असलेला देव ओतप्रोत असलेला देव सभराभरित असलेला असा देव या सभराभरीत देवाचं समव्याप्तत्व असल्या म्हणजे सर्वत्र आहे घनदाट भर है सभरा भरीत है।, है तो सम्याप्त है इतक नवे तो सर्व व्यापक देव मुझे नुसदेही जितने ज्ञान ज्ञान है यही पेक्षा पूरे जो सल तो अमाईक है हे सगळं जे मी सांगितलं तुम्हाला हे सगळं माहीक आहे देश असो काल असो वस्तू असो या सर्व गोष्टी माहीत असल्याकारणाने ज्ञाता ज्ञान ध्येय हे त्रिपुटी असो ध्याता ध्यान ध्येय हे त्रिपुटी असो हे सर्वच्या सर्व त्रिपुटी माहीक असल्या आणि परमात्मा स्वभावत अ माहिक असल्याकारणाने सहज माया का असल्या देशकालाधिकाहून तो विवर्जित आहे वेगळं कशाला सांगायला पाहिजे देव जर अमाईक आहे तास्थ तास्थ माणसाच्या ध्यानातील तर कोणत्या देशात आहे कोणत्या कालात आहे कोणत्या वस्तूंनी प्राप्त होईल हे संकट माणसाच्या शंका लेके देवाच्या अमायिक स्वरूपामध्ये मूळ मायिकाच पत्ता लागत नाही तर माया कार्य असल्या देशकाल वस्तू वस्तूंचा तिथे पत्ता लागत नाही हे सांगण्याचं कारण नाही तरी पण समजण्यासाठी म्हणून देशकाल वस्तू भेद विवर्जित असा हा देव असल्या या सर्व परीक्षे लावून विवर्जित असल्या कारणाने देव सर्वत्र आहे त्या देवाच्या परिपूर्ण असलेल्या स्वरूपामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद शिल्लक राहत नाही सिद्ध होत नाही देव भक्तपणाचाही शिल्लक होत तोही शिल्लक राहत म्हणजे तुम्ही म्हणाल हा शास्त्रीय भेद आहे हा शास्त्रीय भेद सुद्धा त्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी नाही आणि गुरु शिष्याचा भेद तोही तिथे राहत नाही भेद सिद्ध होत नाही व कोणाची स्वरूपातून विवर्जित देव निर्गुण रूपाने राहतो निर्विशेषत्वात सत्यत्वाचा विजय जो पदार्थ निर्विशेष असतो तोच सत्य असतो जो जो पदार्थ सविशेष असतो तो तो कल्पित आणि ते मिथ्या असतो परमात्मा सत्य का तो निर्विशेष आहे त्याच मुख्यतः निर्विशेष जर देव नसता सविशेष असतात असं म्हटलं माया कल्पित कशासाठी सविशेष आहे म्हणून काय विशेष नाही का सत्वात्मक रजात्मक तमात्मक आहे ती किंमना भगवंतच काय म्हणतोय दैवी हिशा गुणमयी गुणमयी असण हे हा त्याच्यामध्ये विशेष असल्यामुळे माया कल्पित आहे माया अभ्यास आहे देव सत्यता निर्गुण आहे म्हणून निर्विशेष आहे म्हणून निर्विशेषत्वाच बीज असल्या कारणाने देव निर्विशेष आहे आणि परिपूर्ण असल्या कारणाने विशेष असला की अनित्य ठरलेलं आहे कुठलाही विशेष त्याच्या ठिकाणी ठरला की पदार्थ अनित्य ठरला कल्पित ठरतो देव निर्विशेष असल्यामुळे सत्य सल्लं ध्यानात आला म्हणजे उलट नियम लक्षात घ्यायला काय हरकत नाही निर्विशेष असतो तो सत्य असतो निर्गुण असतो तो सत्य असतो देव सत्य का निर्विशेष आणि निर्गुण आहे म्हणून तो सत्य माया मिथ्या सविशेष म्हणून काय विशेष आहे का विशेष म्हणजे अगदी पार जटाधारी मुजडाधारी आंबाडाधारी याची बाई असा कदा करू नका सविशेष म्हणजे गुण आहे तेवढाच विशेष त्याच्याकडे आहे कारण हा सुद्धा चालत नाही तेवढाही विशेष असला तरी पदार्थ कल्पित गुणांचाही विशेष जर असला तर तो, तो पदार्थ कल्पित ठरतो अनादित्वात निर्गुणत्वात परमात्मा व्य हा शरीर स्थोपिकते येथे परमेश्वराचं निर्विशेषत्व म्हणजे अव्ययत्व कशी जोड लावल्या बघा अव्यत्व का निर्गुणामुळे अवयत् म्हणजे नित्य अव्य शब्दाचा अर्थ नित्य नित्यत्वाला हेतू काय दिला देवाने देवाने सुद्धा देवाच नित्यत्व सिद्ध करण्यासाठी निर्गुण हा हेतू देव निर्गुणत्वा अनादित्वातही दिलाय मागे त्याचे दोन कारण आहेत उत्पत्तीमध्ये सविशेषत्व नाही म्हणजे अनुत्पन्न स्वरूपात म्हणून अनादित आणि निर्विशेष स्वरूपात आहे म्हणून निर्गुण स्वरूपता आणि दोन्ही रीतीने त्याच्या ठिकाणी विकार संभावते हे सांगण्यासाठी दोन पद वापरून दोन प्रकारच्या अनुमानाने सिद्ध काय केलं अयव परमात्मा अव्य अव्य अविनाशी म्हणजे का निर्गुण आहे म्हणून निर्विशेष आहे म्हणून या निर्विशेषत्वामध्ये निर्गुणत्वामध्ये सत्यत्वाचं बीज असल्या कारणाने परमात्मा निर्गुण आहे निर्विशेष आहे सत्सामान्य आहे आणि जो जो सूक्ष्म असतो तो तो अतिव्यापक असतो देव सर्वात सूक्ष्म आहे सर्वात व्यापक आहे म्हणून आनंद आहे म्हणून विविध परिचय विवर्जित पर आहे किती गोष्टी झाल्या सर्व सूक्ष्म आहे सर्व व्यापक आहे सदा आहे सर्वत्र आहे समस्वरूपाचा आहे अत्यंत निर्विशेष स्वरूपाचा आहे म्हणूनच त्रिकाला बाधित विमल सत्य स्वरूपाचा आहे आणि एवढ्या गोष्टीने संपन्न असलेला देव त्याच्या स्वरूपात व त्याच्याहून भिन्न <न्ना>, अन्याची कोणाचीही सिद्धी होत नसल्या अशा निर्विशेष स्वरूपाच्या ठिकाणी आता देव भक्तपणा तरी कसा राहील देशकालाधिकांची सिद्धी कशी होईल देव देवळात दाटलाय तर दुसऱ्याला राहायला जागा कुठे आहे या बोलण्याचा अर्थच आहे आपण एखाद्याने विचारलं आज शहरात अशी परिस्थिती आपण दोन भेटा आम्हाला दोन दिवस दो तुमच्याकडे मुक्काम करायचे ते लोक म्हणते दोन वेळा येऊन जिवून जा काय अर्थ चार पैसे घेऊन कुठे लॉजिंग ब्रोर्डिंग एखादं असलं तर बघा पण राहायला जागा मागू नका कारण आम्हालाच घरा घर जागा पुरत नाही आम्ही आमच्या घरामध्ये अशा भिंतीला फळ्या त्या फळ्या वर करायच्या वरच्या साखळीनं गुंतवायच्या रेल्वे कस ते थ्री टायर आणि टू टायर अशा फळ्या एकावर एक करायच्या प्रत्येकाने एकेका फळेमध्ये चढायचे चलो जे अशी परिस्थिती आमच्या घरातली म्हणजे आमचं घर म्हणजे घर नाहीच आहे एक रेल्वेचा डबाच आहे आणि त्या डब्यात आम्ही राहतो तर तुला कुठली जागा द्यायची म्हणजे आम्ही आमच्या घरी जर राहायला आम्हाला जागा पुरत नाही <coughs> तर देव, <coughs> तुला कुठून द्यायची त्याप्रमाणे देवळा देव दाटला एवढा की त्याला <coughs> राहायला जागा पुरत नाही दुसऱ्याची स्थिती होईल कशी देव देवळात दाटल्यामुळे दुसऱ्याला जागा नाही तुला कुठून जागा द्यायची म्हणजे अवघडच गोष्ट आहे तसं नाही शक्य होणारे हा त्यातला प्रकार देऊ देवळामध्ये दे आपण रेल्वेच्या डब्यात आपण आवाज करायला म्हणून तिथे लोकांना जागा नाही म्हणणं काय आणि असं सांगण्याकर मौलीची एक सांगण्याची कला आहे देव, दे की देव देवळामध्ये इतका विस्तारला की त्याला तो देव दाटून घालव देऊ म्हणजे देऊळच करू ना काही धारक संपूर्ण ब्रह्मांड अनंत ब्रह्मांड जरी घेतले तरी देव एवढा विस्तारलेला आहे एवढा व्यापक आहे की तेवढ्यापेक्षा व्यापून अजून तो ओरलेला आहे त्याच कारण उपनिषद उपनिषदाला अलंकारात बोलाव असं वाटत कितीतरी उत्कृष्ट असं उपनिषदानं बोललेलं आहे कारण चिंतन करण्यासारखा आहे सगळं नियम आपण व्यवहारात का पाहतो कि ज्याला एक डोका असतो त्याला दोन डोळे असं एकंदर आपल्याला हिशेबाने दिसून येत बारीक चिंतन करा दिसून येत <coughs> दोन डोके जर असले तर किती असायला पाहिजे सहस्र शिर चायला पाहिजे होते बघा दोन हजार सहस्र शिर खा पुरुष डोळे म्हणून सांगितले कसा हिशेब कसा आहे दोन डोळे एक टोक जर एखाद्याला एक डोळा असला तर डोकं किती पाहिजे मग असं गणित शिकायला पाहिजे वेळेला गणिताप्रमाणे बोलायचं आपलं ते काय घडतंय त्याच्यामध्ये ते बघा म्हणजे कळेल दोन डोळ्याला जर एक डोकं असेल तर एका डोळ्याला अर्धा डोकं पण एक डोळ्याचे लोक बहुतेक अर्धा डोक्याचे असतात असं म्हणायला काय हरकत नाही म्हणजे असं म्हणण्यातला तात्पर्य विनोद त्याच्यामध्ये गंमत आहे मग उपनिषद असं कसं बोललं हे हजारो लोकांना हजार जोळ्याचं कसं म्हणाल पुढे कसं गेले सहस्र शीर खा सहुखा सहस्राक्ष सहस्राक्ष सहस्रि सहस्रा विश्वतोत्वा तिष्ठ दशांगुलम हातापायांच <coughs> वर्णन करताना हजार हजार अशीच गणती दिली असं का लिहिलं त्याचं एकच कारण आहे हजार सांगायचं हजारो हजारो सांगणं हे अलंकारात्मक पूर्ण आहे त्या देवाला हजारो डोक्या आहेत हजारो हात आहेत हजारो पाया आहेत हजारो डोळे बरोबर डोळ्या ही जर गोष्ट आपल्या लक्षात आली असेल तर हे जसं बोलावं की हजारो डोळे तुला सर्वांगाला डोळे म्हणून किती म्हटलं सर्वांगाला डोळे तो सर्वज्ञ हे जसं सांगावं त्याप्रमाणे हा देव स्वभूमी विश्वतो उत्वा अत्यकिष्ठ दशांगुलम या संपूर्ण विश्वाला अनंत ब्रह्मांडाला तो व्यापून पृथ्वीधी भूत समुदायाला सर्वांना व्यापून तो दहा अंगुले उरला असं का सांगितलं हे जे वर्णन आहे जे रूपक आहे अवयवांचं वर्णन केलं आणि अवयव अवयवीचा जसा अभेद असतो त्याप्रमाणे संपूर्ण विश्वाचा पण हे ऐकत असताना तुकाराम महाराजांनी सुद्धा या दृष्टांताचा वापर केलाय तुकार म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे पण अवयव अवयवी भावाचा जो भेद आहे याला शास्त्रामध्ये स्वगत भेद म्हणे हा भेद त्या देवाच्या ठिकाणी नाही असं सांगायचा ते कसं सांगता येथे तुला वर्णन केले ते एका अंशाचं वर्णन केले त्या अंशामध्ये अभेद आहे असं तुला शिकवण्याकरता आम्ही अवयव अवयवी भावाचा दृष्टांत दिलाय पण दशांगुले हे स्वरूप सांगून आपल्याला असं सूचित केले के की ते अवयव अवयवी भावाचा भेद आहे ना आणखी तुमचा सजा दे विजया दे भेद आहे कोणताही भेद त्या स्वरूपाच्या ठिकाणी संभवत नाही असं सुचवण्याकरता ते सांगितलंय जस अगदी त्याच पद्धतीने इथे आपण लक्षात ठेवायचं की लक्षा देव देवळा दाटेनासा मावे दाटला म्हणजे आहे आम्हाला आमच्या घरी जागा बोलत नाही तुला कुठून जागा द्यायची याच महाराजांनी पुढे मोठी बुकमत केली तर मध्ये आपल्या लक्षात येईल इथे मोघम वाक्य की देव देवळात दाटला तो तो स्वतः मावत नाही म्हणून तिथे आता देवा त्या देवाहून भिन्न कोणत्याही पदार्थाची सिद्धी होत नाहीत अर्थ म्हणजे शोधायचं नाही इतकं मुखाने त्याचा निषेध केल्यामुळे कोणाचीच तिथे सिद्धी होत नाही देव हा मोठ सच्चिदान स्वरूप असल्या कारणाने देहरूपी व्यक्ती व जगद रूपी समष्टी अशा प्रकारचं कोणतंच वय तिथे संभवत नाही अपने जी प्रती भ्रमां प्रती भ्रांति निवृत्ति नर अपने ही जगत वह जगत कारणी माया यही अपने प्रतीति परम्त्म स्वरूपा ठिकाणी प्रतिभा दर्शना न सर्वान त्रैकालिका अत्यंत अभाव है आपका ही निश्चय होवृत्तीन त्रैकालिक अत्यंत अभाव हो प्रतिति नहीं आतापर्यतः विचारा जर कुछ आम्हाच प्रती येते त्याची वाट काय त्याची एकच वाट आहे हे जरी तुला प्रतितीला येत असलं तर ते क्षणभर प्रतीला प्रतितीला येतं त्याला स्वतंत्र सत्ता स्फूर्ती नाही आहे फार फार झालं तर त्याला सत्यत्वाने प्रतितीला येत नाही प्रतितीला आलं तर ते त्याच्यावर संस्कार निर्माण करू शकत नाही प्रतितीला आलं तर त्याची त्याच्याविषयी आसक्ती असत नाही तुझ्या दृष्टीने त्याला प्रती असे येत वाटल असली तरी त्याच्या वृत्तीला अधिष्ठानाची सत्ता प्रतितीला येते असं तू लक्षात ठेव हे त्याचं उत्तर सगळ्या प्रकारचे उत्तर झाले एका त्याच्या पुढे ज्ञानेश्वर मला सांगतात की ही वस्तुस्थिती देवाची ध्यानात की किती देव व्यापक आहे अपरिछिन्न अनंत सर्व व्यापक आणि परिपूर्ण आहे छिद्र रित आहे एवढं जर तुम्हाला समजलं व्यापक आहे आणि छिद्र रहित आहे म्हणजे खांब आहे पण त्याच्यात खेळा जाऊ शकतो देवाच्या अंगात काही जाऊ शकत इतका तो ठोस भैव आहे छिद्ररहित दर्पणी जशा त्या असा असल्या कारणाने काही त्याच्यामध्ये कुठे झाला असा देव व्यापक आहे म्हणजे परिपूर्ण असलेला देव व्यापक असला देव तो ठोस भैव आहे ही जर गोष्ट तुमच्या ध्यानात आली असेल आता पुढची आणखीन एक गंमत ज्ञानेश्वर मला सांगतात की देव काय म्हणाला की मी माझ्या स्वरूपाने इतका परिपूर्ण ठोस भरे व्यापक आहे की मी माझ्या देवळात मावत नाही तर खरंच आहे पण मी आता माझ्या अंगात मागू शकतो माझ्या अंगात आता मावू शकत नाही मी व माझ्या अंगात मावणारा म्हणजे त्या माझ्या ठिकाणी मी तितका ठोस भरीव आणि व्यापक होत फ्रोत भरलोय की आता माझ्या ठिकाणी दुसऱ्याला यायला कोणाला जागा नाही वारा सुद्धा आता शिरू शकत नाही जागाच नाही जायलाय इतका मी तर उत्तम प्रो दोरले होते देवी म्हणायला लागली देवा आम्हाला जागा म्हणले इथे जाईल कोण तू देवी कशी दिसली कुठली देवी काय करत राहतेला पत्ता ने तो तो देव देवात न माव इतका परिपूर्ण आहे देव देवात मावत नाही या शब्दाचा अर्थ मात्र देव देवात न मावणे इज इक्वल टू देव परिपूर्ण असणे अपूर्णामध्ये काहीतरी भरलं जात परिपूर्णामध्ये काही भर टाकत हे दादांचं एक उदाहरण आहे सांग म्हणजे त्यांनी ते घटाकाशाच उदाहरण आणि तिथे घटाकाशाचं उदाहरण देताना एखादं पदार्थ भांड जर येत तर त्या भांड्यामध्ये समजा आपण हातभरे घाल त्याच्यामध्ये खसखसू शकतो खसखस घातली तरी पाणी मगू शकत दादा नेले पाण्याने भरलेले होतं पुरवत भांडे का बरं थेंब जरी तुम्ही आता पाण्याचा टाकला तरी ते एक थेंब बाहेर पडेल याला म्हणायचं देव देवात म्हणजे तिथे आता काहीही टाकायला जागाने अवकाश नाही परिपूर्ण काशी सांगायची भांड्यामध्ये हरभरे भरले या शब्दाचा अर्थ त्याच्यात अवकाश नाही असं नाही परिपूर्ण नाही अवकाश आहे पोकळी आहे खसखस भरलेली अजून पोकळी आहे अवकाश आहे पाणी भरल्या आता तुडूंब झालं का म्हणजे त्याच माप निघालं काय अवकाशाचं माप जर काढायचं असेल तर पाण्यानं माप काढलं पाहिजे असा त्याचा अर्थ आहे असं म्हणतात परिपूर्णता त्याला म्हणतात ती परिपूर्णता या शब्दाने सुचवली देव देव देवात मावत नाही तर देव आपल्या स्वतःच्या शरीरात मावत नाही याचा अर्थ तो इतका परिपूर्ण आहे की त्याच्यामध्ये आता जागा नाही असं सांग दे शिरकाव कुठून होणार देवीचा पत्ता कसा लागेल आपला विठोबा एकटा उभा आहे त्याच कारण त्याने सांगितलं मीच होतो देवीला जागा नाही देवी नाही तर तिथं शिरकाव होईल कस म्हणजे तरी काय संपूर्ण या एकंदर तुमच्या प्रतीतल्या येणार म्हणून विश्व त्याच्यामुळे देव होतो भरलाय म्हणजे विश्व नाहीच आहे तर देवीला जागा कुठून असणार आता देवीला जर जागा नाही तर देवीचं कार्य असणारे जे नामरूप आणि देवीच कार्य असणारे जे इतर सगळे परिवार म्हणजे शंकर पार्वती बाकीचे भूत वेतन कुठे ठेवायचे <laughs> भूत वेतन कुठे ठेवायचे त्याच्याला म्हणायचं परिवार बरं पर त्याला म्हणायचं परिवार सगळा भूत वेताळ षडारंद कुठे ठेवायचा गणपती कुठे ठेवायचा एकाचा नंदी एकाचा उंदीर ही वाहन कुठे ठेवायची त्याला गॅरेज नको काय कदा त्याला गॅरेज नको काय कदा डबा आता दुसरा डबा म्हणजे तो जराचा डबा कसशी ठेव महाराज म्हणतात अरे परिवाराचा पत्ता त्याच्या पुढे नाही देव देवात मावत नाही तर देवीचा पत्ता कसा लागेल देव देवी कसे तिथे शिरेल आणि देवी तर तिथे शिरू शकत नाही परिवार कुठून काढणार बाबा सांगा लोकांना परिवार चलो चाललाय <laughs> लोकांचं चल ते आपल्याला त्याच्याबद्दल काही माहित नाही याचा परिवार किती होत आता या परिवार कुठे जागा मिळायचे ज्ञाने करून मला सांगतात आता त्याला पत्ता जागा या म्हणण्यातला अर्थ असा आहे आणि मुख्य परिवार म्हणजे विचित्र परिवार शंकराचं उदाहरण तुम्ही का घेतलं असं म्हणाल तर विष्णूच्या परिवाराला थोडी शिस्त आहे ते आमच्या <laughs> शंकराच्या परिवार काय ते शंकराचा परिवार हा आता जातायचा सगळा काय <laughs> विचित्र सगळा परिवार <laughs> काय कोणी कोणत्या पद्धतीने कोणी भजम लावतोय कोणी उभं लावतोय कोणी आगवं लावतंय कोणी चाटी लंगोटी नेसतोय कोणी उड्या मारत चालायचं त्याचं काहीला नाही तेव्हा चित्रविचित्र सुरू करता असलेला हा परिवार हा कसा पाहुणा त्याचा अर्थ अधिष्ठान जर सर्वत्र व्याप्त आहे तर कारणाला कसं अस्तित्व होईल आणि कारणा अस्तित्व नाही तर कार्यासाची कशी होईल असा खरा प्रश्न श्रंगारात्मक आहे साहित्यात्मक असल्या कारणाने तुम्हाला समजून घेण्याची पद्धती आहे की देव जर स्वतः देवा आपल्या अंगामध्ये मावत नाही तर देवीचा पत्ता कसा लागेल आणि देवीचा जर पत्ता लागला नाही म्हणजे कारणाध्यासाचा जर पत्ता लागला नाही तर कार्याल हे जगत नाम रूप किंवा या सर्वांच्या अशा स्थितीमध्ये विचित्र या परिवाराची सिद्धी कसे होऊ घडेल तर ही गोष्ट घडणार नाही हे त्याचं थोडक्यात उत्तर आहे उत्तम पुरुषाचं हे लक्षणं सांगितलं बरोबर उत्तम पुरुषामध्ये हरपुरुषने अख्खर पुरुष दोन्हीचा मराठा रूपच केले थोडं दोन ती त्या गीतेने त्याच्या पुढे क्षराक्षर आले ते पुरुषत्वयाचे वाढले हे म्हणले हे पुरुष नाहीत ठाकरून पुरुषत्व नाही आणि मग उत्तम पुरुषाला तिने वरलंय असं म्हटलं ह्याचा अर्थ असा त्याला ना पुरुषत्व नाही म्हणजे अस्तित्व नाही पुरुषत्व म्हणजे अस्तित्व अक्षराला कुठे अस्तित्व आहे अक्षराला कुठे अस्तित्व आहे अस्तित्व आहे ते फक्त एका उत्तम पुरुषाला म्हणून त्याला पुरुषत्व दिले खरं अस्तित्व त्याच आहे आणि ते अस्तित्व आत्ता सांगितल्याप्रमाणे सभरावरीत असतित्व तो तर क्रोध परिपूर्ण अस्तित्वात मग परिपूर्ण अस्तित्वात जर देवी माहू लागली तर परिपूर्ण म्हणण्याला काय अर्थ आहे परिपूर्ण म्हणायचं त्याच्यामध्ये जर हा चित्रविचित्र परिवार मागू लागला तर त्या परिपूर्ण म्हणण्याला काय अर्थ आहे मग ते तुम्हाला सांग आत्ता जे सांगतो आहे हे त्याच्या परिपूर्ण स्वरूपाचं वर्णन सांगतोय जर कुणी म्हणाला तर ते कल्पित म्हटलं तर किती मावलं तर काही त्याच्यामध्ये काय महत्व एवढं काय तुम्ही घेऊन बसलाय कल्पित म्हटलं स्वप्नामध्ये आपण तीचभर म्हणजे दहा बाय दहाच्यामध्ये आपला साडेतीन हाताचा त्याच्या हत्ती कसा मावला हत्तीमध्ये मी होतो पृथ्वी आपण म्हणतो का नाही ती कसा कशी मावली ते सगळं मावत हे त्याचं थोडक्यात उत्तर आहे कारण आधी पदार्थ जागा आडवीत नाही पदार्थाचं लक्षण या पदार्थाला लागू पडत नाही <laughs> या वैज्ञानिकांनी केलेले हे लक्षण इथे जुळत नाही पदार्थ पदार जागा आढळतो आमचं वैज्ञानिकांनी केलेलं लक्षण आहे की म्हणजे पदार्थाचे जे लक्षण आहे त्याला लांबी रुंदी जाडी असते वजन असत त्याबरोबर तो जागा आढळतोय ही एक मोठी महत्वाची गोष्ट आहे इथे जागा आढळण्याचा प्रश्नच निर्माण होतो तेव्हा अशा स्थितीमध्ये चित्रविचित्र परिवार तरी कसा घडेल या म्हणण्यात अर्थ असाय की मौलीला टळटळीत देव पण सांगायचा देव पण सांगायचंय नुसध असं आपण लक्षात ठेव म्हणून मी आरंभी प्रस्तावना करताना असं म्हणालोय की अद्वैतात भक्ती कशी संभवेल हा एक भाग सांगायचा न करता भक्ती कशी घडेल हे पण सांगायचं म्हणजे न करता पांडवा भजन झाले हेही सांगायचं आणि अशा अद्वैत स्थितीत भक्ती घडते असं पण सांगायचं आरंभालाच मेहमी आपल्याला गोष्ट सांगितले त्यापैकी अद्वै त स्थिती सांग आता ऐकल्यावरून माणसाचं शंका ही स्थिती ऐकल्यावरून शंका येणार आता काय शंका असा जर देव आदवायचा तर भक्ती व्यवहार होईल कसा माणसाच्या मनात तुम्ही तर आता आरंभाला असा तुम्ही प्रस्ताव केलाय आता भक्ती कशी व्हायची होती आणि आम्ही तसं सांगितलं की देव भक्तपणा वाचून एकच देवतप्रोत घनदाट भरलाय असं तुम्ही सांगता मग देव भक्ताचा व्यवहार घडेल कसा अशी शंका आणि दुसरी माणसाला अशी सवय करायचाच परमार्थ लोकांना माहिती गुरुजी म्हणत असत अरे करायचा परमार्थ निराळा आहे आणि कळायचा परमार्थ निराळा आहे हा जो करायचा परमार्थ आहे त्याला आता सगळं मी बोलत नाही एक शब्द त्यांचा सांगतो जरा स्वच्छ आहे म्हणून का पुढच मी म्हणत ते सगळं आपण कुठेत प्रत्येकाला की नगर प्रदर्शना करावी वाटते जे आपण करावं असं वाटतं तीर्थयात्रा करावी वाटते पारायणक म्हणजे वाईट असं मी तुम्हाला सांगतो पण करायचा परमार्थ आहे परमार्थ पण हा करण्याचा परमार्थ आहे करण्याचा परमार्थ ज्या संपलाय त्याने कळायचा परमार्थ करायचा जर करायचा परमार्थ न करता साधना अनुष्ठान न करता जर कोणी करायच्या परमार्थात जाईल त्याला विपरीत बोध होईल आणि तो वागायला लागला तर कामाचारामध्ये प्रवृत्त होईल कारण अनधिकारे म्हणजे त्याचं म्हणून अधिकार संपन्न असला पुरुष तसं त्याच्या घडणार नाही तो गणित ग्रुप जस शास्त्र सांगते त्या पद्धतीने तो चालायला लागेल प्रत्येक ठिकाणी त्याला जर मोजला पण शास्त्र <laughs> ते थर्मामीटर शास्त्राचं लावलं तर ते सांगा करेक्ट गो छान उत्तम आहे पुढे का असं त्याला त्याला इशारा मिळेल त्याला पुढचे ते नेहमी सिग्नल मिळत आहे चलो लाईन क्लिअर आहे आपण जाऊ शकतो हे जसं सांगावं असं ते घडत असत पण आपल्याला लाईन क्लिअर असं कधी हे दाखवतच नाही असं का कारण अधिकारी म्हणून गेल्या जर का आहे त्याचं उत्तर एवढं एकच उत्तर आहे अधिकारी पुरुषाला सदा लाईन क्लिअर असते की मोहना पुढे लाईन क्लिअर असणं हेच अधिकाराचा अधिकार अधिकार म्हणजे काय आपण सक्ष आहे तुम्ही आपण जाऊ शकता हा त्या म्हणण्यात कारण विषय वासनांनी ज्यांचं मन अरिक्ष बनलेलं आहे त्याला त्याला चालत संन्यास संन्यास म्हणजे तरी काय ज्या विषय वासनांच्या संबंधाने मनावर एक प्रकारचं मालिन्य निर्माण झालेलं आहे त्या विषय वासनांचा सम्यक न्यास करणे म्हणजे त्याच्यामध्ये एक प्रकारचं पवित्रत्व निर्माण त्या पवित्रतेच नाव आहे संन्यास आहे घे कार्य संन्यास करी संकल्पाचा न्यास असं स्वच्छ शब्दात सांगितलं किती चांगल्या शब्दात महाराजांनी या सांगण्यात तात्पर्य अर्थ एवढाच आहे ही परिपूर्ण देव आहे मग आता भक्तिव्यवहार कसा आघडेल अशी शंका याच्या पुढे निर्माण होण्यासारखी होणार आहे त्याचं आपल्याला पुढे उत्तर द्यायचंय पण परिपूर्णत्वागोदर समजून घेण्याची गरज आहे हे परिपूर्णत्व असा आहे हे नित्य ज्ञान घन आहे स्वरूपाचं नाव आहे ठोस भरी होता हे अखंड आहे घन स्वरूपात आहे अखंड रूपात आहे एक रसका आहे या अनुभूती स्वरूपामध्ये द्वैताचा संभवही नाही द्वैत कारण मायेचाही संभव नाही तर मग द्वैत रूपाने वावरणार काही मागच जे काही गबाळ असेल त्याच जे शेकूट असेल किंवा त्याचं चित्र विचित्र परिवार असेल तर हे कसं संभव हे संभवणार नाही त्याच्याबरोबर एकदा देव तेवढा होतो प्रोत परिपूर्ण आहे की त्यामागे आता कोणीही त्याचा शिरकाव करू शकत इतका देऊ तो क्रोत व्याप्त झाला असल्या कारणाने आता कोणाची तिथे सिद्धी होत नाही असं महाराज इथे स्पष्ट सांग आता हा पूर्णतेचा परिपूर्णतेचा एकदिवसीपणाचा जर सिद्धांत तुमच्या लक्षात आला असेल तर इथे मात्र आता माणसाच्या मनात शंका निर्माण होते की आता भक्तिव्यवहार कसा देईल त्याचं उत्तर आता पुढच्या पण हे सगळं नीट क्रमरायच्या कारण काय आहे संगती समजली पाहिजे हेही सांगतात तेही सांगतात हेही बरोबर तेही बरोबर हे असं कस तर गोंधळ होईल असं क्रमवार आपण स्वरूप सांगताना निराळ त्याची या कार्यामध्ये व्याप्ती सांगतात ती गोष्ट निराळी आणि आता जीवनमुक्त पुरुषाची ही परिपूर्ण स्थिती असूनही अद्वैतामध्ये भक्ती संभवते हे असे हे बरोबर पटत मी कसं काय कळलं बा त्याच ऐसी आहे स्वामी वृत्ती संबंधात लागी मुख्य श्रद्धा तरी योजन सुद्धा विजे अगदी <coughs> सृष्टी प्रक्रियेच्या वेळी जी गोष्ट सांगितली ती गोष्ट थोडीशी आठवा म्हणजे त्याचं उत्तर दिलं तिथे पण असं सांगितलं की एकमेवायम किंचन एका कि नशी तिथे आलेली आहे एकता देव त्याला कर्मेना असं झाला आणि मी एक आहे तो बहुरूपाने नटावं व्हावं अशी त्याला इच्छा निर्माण झाल्या अगदी तशीच गोष्ट सांगतात की असा परिपूर्ण असलेला देव त्या परिपूर्ण असलेल्या देवाला असं वाटलं की स्वामी भरते म्हणजे मी बघतो तो देव यायचे करे असं का देवाला वाटत किंवा मी गुरु शिष्याच्या रुपाने गुरु शिष्याच निमित्त करून अशाही स्थितीत स्वामी सेवक या संबंधाची जर इच्छा निर्माण झाली म्हणजे तरी काय परवा सांगितल्याप्रमाणे भक्ती सुखा लागेल आपण या वाटोनी दुरी भागी आपल्या दोन विभागामध्ये विभाग आपल्याला दोन विभागात विभागून या शब्दाचा अर्थ असा होतो की कल्पित वास्तव दोन एक एक म्हणायचं त्याचा विभाग म्हणायचं हे जुळत नाही आपणाला स्वतःला दोन विभागात करणं विभागणं म्हणजे कल्पित घडू निर्माण करणं कल्पित घडू निर्माण करून मग माझ्याकडे देव पण घेतो आपल्याकडे सेवक पण घेतो आणि भक्ती सुखाचा व्यवहार करतो हे जसं सांगितलं त्याप्रमाणे याला जर भक्ती सु, सु, सुखाचा हो आणि मनामध्ये मनोदय निर्माण झाला इच्छा निर्माण झाली मनोरथ निर्माण झालं तर महाराज म्हणतात देव आपणच स्वतः स्वामी होतो आणि देव आपणच स्वतः सेवक म्हणतो कारण हे कल्पित उपाधी कृत संबंध घेऊन सोडतो धैर्वी हे समाधान आहे शंकेचा प्रश्नच निर्माण होत नाही आता आपण काय विचार करतोय की जीवनमुक्त पुरुष त्याच्या या सहज स्थितीमध्ये घडणाऱ्या या भक्ती व्यवहाराची संगती संद्य। सांगायची हा व्यवहार घडतोय प्रत्यक्षात ज्ञानी पुरुष भक्ती करीत असल्याचा आम्ही डोळ्याने पाहतो आहोत हा व्यवहार कसा संभवला त्याचं उत्तर हेच आहे की मूळ सिद्धांत परिपूर्णतेचा आहे परिपूर्णतेच्या सिद्धांतात अशी जर इच्छा संभवली निर्माण झाली तर त्याची संगती हे आहे की कल्पित अंगीकार करून हे घडण सांगतात काही लोक असंच सांगतात काही लोक असंच सांगतात काय की जीवनमुक्ती नाही काही एक विनयमुक्ती त्या म्हणजे जिवंत असताना विदेह कैवल्याचा निर्धाराने हवाला देता येणं हे जीवनमुक्तीचं लक्ष विदेहैवल्य हे चिदंशीकर ग्रंथीचा भेद झाला हे जर आपण पाहू शकलो नाही तर आपली परमार्थ क्रोरुत् होणार रोगे वस म्हटल्यासारखं जगणे ते रोगे व सहा असं म्हटल्यासारखं कडे तो एक प्रकारचा रोग ठरेल उलट परमार्थ करून माणूस ग्रंथी भेदानंतर जिवंत राहतो अशी आश्वासकांची प्रवृत्ती आहे प्रवृत्तच झाला नसता याच्यामध्ये लक्षात ठेवा मुली प्रवृत्तच झाला नसता उलट जीवनमुक्तीचा हवाला विधेयक मुक्तीचा हवाला आत्ताच येत आला ज्याला येत आहे तो तोच जीवनमुक्त दुसरं काय गुरुजी लोक पाहणार का हो अशी एक गोष्ट आहे ना की जी गोष्ट आज्ञात असते अनंत आहे भविष्यात आहे ती गोष्ट आज निर्धाराने कस सांगते खरी आहे काही गोष्टी सांगता येत गोष्टी अशा निश्चित जरा गमतीदार दृष्टांत आहे मी सांगतो तुम्हाला एखाद्या पुरुषाला असं सांगितलं की तू अजून एक दहा वर्षाने गरोदर राहणार आहे भविष्यात आहे आज नाही म्हणले म्हण तो हे अशक्य सांगता येत नाही भविष्यच माणसाला मग नाही काय म्हणत हा आता घडणाऱ्या कर्माकर्मा आता जे आपल्याला अनुकूल वाटत ते अनुकूल <दा> <laughs> right right right ना नाही ते प्रतिकूल वाटत ते प्रतिकूलने कदाचित ते अनुकूल हे ठीक आहे त्यात नाही माणसाला फारसा सांगताय तर गुरुजींनी मला तिथे ज्यावेळी सांगितले ज्या गोष्टी त्यात एक गोष्ट मला सांगितली की इकडे म्हणले काय की तू ज्याला अनुकूल समजतोस ते अनुकूल नाही ज्याला तू प्रतिकूल समजतो ते प्रतिकूल ते अनुकूल होईल तू कशाला आपला निर्णय करतो हे भविष्यात आहे ना अजून हे ठीक आहे व्यवहारात आहात असंही सांगता येत ना काही गोष्टी की निश्चित मी तुम्हाला सांगितले की तुम्ही पुरुष आहे तुम्हाला सहा महिन्याने शेंगो फुटणार आहे कारण नाही माझे भाग असं स्वच्छ प्रतिपादन केलं किंवा मागील या जन्मामुक्त झाला असं स्वच्छ म्हटलेलं आहे या म्हणण्यावरून आपल्या असं सिद्ध होत दिसून येत कि विदेय कैवल्याचा हवाला आत्ता देता येण किंवा देणं हीच आणि असा जीवनमुक्तीचा व्यवहार मानल्या विना अनेक आपत्ती येतात त्याच्यावर त्याचा आपण स्वतंत्र पुन्हा विचार सांगूच पण एक आपत्ती आपण ध्यानात ठेवा की मनुष्याची परमात्म्यामध्ये प्रवृत्ती होणार आश्वासक जीवन म्हणजे जीवनमुक्त पुरुषाचं जीवन एक आश्वासक जीवन आहे आणि अद्वैतात भक्ती संभवते असंच त्याच्या जीवनावलं ठरवतो फक्त एक आहे मात्र की विधान आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ नका विधान नाही आ, तो तो तो तो विनोद शब्दांचा अर्थ काय वस्तुस्थितीमध्ये बिघाड न होता व्यवहार घडणं कल्पित व्यवहार घडणं यालाच तर विनोद असं म्हणतात हा ज्ञानीपुरुषाचा विनोद आहे भक्ती सुखासाठी केलेला हा एक कौतुकाचा व्यवहार असल्या कारणा एक आहे हा निर्गुण ब्रह्मच झालेला आहे ज्ञानीपुरुष त्याला आता इच्छा निर्माण झाली अशी काय कि भक्तीचाच व्यवहार करा ब्रह्मच आहे बुधवत या न्यायाने इथेही इच्छा संभवली आहे कशी घेवा का झाली याची जरी कारण आपण सांगितले सांगता आली नाही येत नाही तरी सुद्धा व्यवहार झालाय ना त्याची संगती ही व्यवहार झालाय त्याची संगतीही चालली एक आणखी एक गोष्ट सांगतो दादा आता त्या बरोबर असं काय म्हणत असत कि आवड मृत्यू का मृत कोण काय कुटुंबात फक्त एकंद्रिया कशी घडली तर या प्रमाणे घडली अभ्यासाची प्रक्रिया अशी घडली मग कशी घडली अधिष्ठान मग जगत प्रतिती आणि मग कारणाची कल्पना शास्त्र असं सांगतो एकमेवाय ना हे शास्त्र सांगत असतात ऐकणारा विचारतो मला हे जगत संपूर्ण कार्याची प्रतीक आहे आणि मग कारणाची कल्पना म्हणजे प्रतीत झालेल्या कार्याच्या संगतीसाठी कारणाची केलेली कल्पना म्हणजे अध्यासवाद अध्यासवादाची रचना ही याची आहे म्हणजे अगोदर अधिष्ठान मग कार्य आणि मग कारणाची कल्पना असं जर तुमच्या ध्यानात येईल ना तर आता शंकेला वावर अगोदर आम्ही सर्व सांगितलं ना आम्ही ना। अगोदर हेच खरायला देव जागा कुठून द्यायची आणि त्याच्यापासून पुढचा निर्माण होणारा हा चित्रविचित्र परिवार त्याला जागाने काय वेगळं सांगायला पाहिजे असं असूनही जर जीवनमुक्त पुरुष आचाराकडून भक्तिव्यवहार घडत असल्याचा आम्हाला दिसतो तर त्याची संगती आई आहे प्रतितीने ज्ञान पुरुषाच्या ठिकाणी भक्ती होत असल्याचे एकत्रात कशी होय भक्ती मग ते सांगण्याचं काम आम्ही सांगतो काय सांगतो की देवाला सगळं असा आहे इच्छा देवाला निर्माण नाही देवच देव झाला देवच भक्त झाला आणि देवच भक्त होऊन देवाची देवच सेवा करू लागला असा हा सगळा प्रकार आहे तुझ्या प्रतितीची संगती आहे अन्वयाने ही गोष्ट सांगायची तिथे संपूर्ण जग प्रतितीच्या रूपाने सांगितले तिथे समष्ट रूपाने सांगितले झाले इथे व्यस्ट रूपाने सांगितले जात सिद्धांत तसाच सांगायचा सर्वत्र सदा सम धनदाय एक देवच आहे क्षणभर देव भक्तपणाने आपण व्हाव देव भक्तपणाने आपण नटावं देवभक्तपणाने नटून भक्ती सुख आपण संपादन करावं अशी जर इच्छा निर्माण झाली तर भक्ती सुखार्थाने वज. सर्व से सेवक भावाने सेव्य रूपाने से देव हो सेवक भावाने आपण भक्त होऊ त्या देवाची तो देव सेवा करतो देवत देवाची सेवा करतो आणि सेवा सुद्धा देवत असतो म्हणजे क्रिया सुद्धा देव स्वरूप आहे असा हा प्रकार असल्या कारणाने आणखी काय तुमच्या आणखीन त्याच्या परिवाराकडून होणारे उपचार त्याच्याकडून घडणारे सगळे साधन जेवढा सगळा पसारा घडत असेल या सगळ्या पसाराच्या नावाने एकमेवा द्वितीय देवच नामतो आहे हा हा सिद्धांत आरंभी सांगितलाय देव आणि देवी या दोघांच्या नावाने एक देवत जसा मानतो कारण पतीचे सत्य विण असो निणे पतीव्रता हा सिद्धांत जो पहिल्या प्रकरणात सांगितला तोच सिद्धांत तिथे ज्ञानीपुरुषाच्या भक्तिव्यवहाराने सांगतो तिथे देव आणि देवी या दोन नावाने जसा एकटा देवच मानतो त्याप्रमाणे ते देव भक्त आणि देवाचं त्या भक्ताकडून घडणार अनंतविध स्वरूपाचं भजन हे सगळा देवच नाम असा आपला त्या पुढे यायचं पुढे चोवी तशीच आम्ही चिंतच म्हणतो आम्ही कुठे नाही म्हणतो चैतन्य सर्वत्र होतो पृथव्या त्याच्या व्यतिरिक्त नावाला रोगाला कशाला सत्ताच नाही असं समजलंय का तुम्हाला बरोबर आहे आमचं काय म्हणत परिणाम नाही ही मुख्य गोष्ट द्यायला पाहिजे एक त्या विलासा कसा हा तू काय विवर्तात असणाराच विवर्त सांगू शकतो असं काय करताय ब्रम्ह विवर्त विवर्जित आहे बरं का ब्रह्म सगळ्यावरून विवर्त आहे ते कुणाला उपदेश करायला आलाय का आतापर्यंत हो तो प्रोज सगळीकडे ब्रह्म व्याप्त आहे पण त्याच्याकडनं कोणाचं कल्याण झालं नाही म्हणजे मग वाईट कल्याण ठाणभिवंडी झाले काही झालं तू काही घरीच नाही ज्याचं वैचित आहे निग्रहाग्रह विवर्जित असं ब्रह्म आहे निग्रहाग्रह करण्याचं सामर्थ्य ईश्वरात आहे ते साधू मध्ये आहे म्हणून तो, तो साधू ईश्वर स्वरूप आहे त्या दृष्टीने पाहिलं असो सारा अर्थ त्यातला इतकाच आहे की सेव्य सेवक भावाने एकता देवत मानतो हा त्या म्हणण्यात बदल होत अवघे उपचारा जप ध्या निर्धारा नाही अन संसारा देव असा असं उत्कृष्ट ले मला अरे षोडशोपचारे पूजा घे नहीं तो पंचोपचार ही तुझी पूजा की कटली का तुझी पूजा नहीं सर्वोपचार का जो ध्यान निर्धारित हे सांगितलं असत की अशा स्थितीतही स्वामी आणि सेवक या संबंधाची जर त्याला इच्छा निर्माण झाली आपण सेव्य सेवक भाव निर्माण करावा असं वाटलं तर देवत स्वतः होतो देव स्वतः स्वतः स्वतःच भक्त होऊन भजन करतो सगळे व्यवहार देवच करतो त्याच कारण आहे भक्तात देवा आणि भजनात सत्ता आणि देवाची एवढं तुम्ही ध्यानात ठेवा त्याच्यात ही संगती नाही देवात तरी सत्ता स्फूर्ती देवाची भक्तात तरी सत्ता स्फूर्ती देवाचीच आणि भजनात सत्ता स्फूर्ती कोणाचे का सगळा अधिष्ठान स्वरूप आहे त्यामुळं ज्ञानीपुरुषातील सर्व व्यवहार ब्रह्मरूप आहे हाच सिद्धांत शेवटी सिद्ध होतो या ज्ञानीपुरुषाच्या कडून भक्ती सुखार्थ केलेल्या या कल्पितद्वैता के मध्ये कशी कशी भक्ती घडते यामध्ये सर्व उपचार आले सर्व उपचार आले जपा ध्याना निर्धा, जप म्हणण्याने क्रिया व्यवहार सगळे <coughs> आ, उपचार जपामध्ये घ्यायचे ध्यानामध्ये जेवढे म्हणून भक्ती व्यवहार असतील भावनिक हे सगळे घ्यायचे आणि मार्मिक जप क्रिया जेवढ्या म्हणून क्रिया असतील तेवढ्या क्रिया व्यवहाराने शारीरिक सगळे ध्यानामध्ये सगळा भावनिक प्रकार म्हणून जप हा आचार जीवनाचा विचार ध्यान विचार विचार विचार। जीवना। जीवना हो हो विचार आहे वाचा म्हणजे जप आलं मन म्हणजे ध्यान आलं आणि निर्धार म्हणजे बुद्धी आली आणि या सर्वांचा अधिष्ठान जो आत्मा तोच या सर्वामध्ये समव्याप्त आहे आत्मसत्ते विना आत्मस्फूर्ती विना यापैकी कुणालाही स्वतंत्र सत्ता स्फूर्ती नाही गुरु महाराज म्हणतात हे ये आता लक्षात घ्या जपा वाणीने आपण जप करतो शरीराने देवाची तीर्थ यात्रा करतो देवाला आपण स्नान पूजा इत्यादी करतो शरीराने आणखीन काही देवाच्या काही सेवा असतील त्या करतो ध्यानाच्या दृष्टीने किंवा शरीराच्या दृष्टीने श्रवण करतो शरीराच्या दृष्टीने प्रवचन करतो शरीराच्या दृष्टीने माणूस कीर्तन करतो मग श्रवण कीर्तन जग ध्यान जग देवांगण मिळवण्या त्याच्या उपचार करणं ह्या सर्व गोष्टी या शारीरिक व वाचिक व वा इतर तत्संबंधी ह्या सर्व यामध्ये अंतर आता राहिलं ध्यानाचा ध्यानामध्ये भक्ती आहे प्रेम लक्षणात्मक भक्ती आता हृदय हे या फुले वरे बैस पाहुले श्री गुरुचे मानसिक भावनिक जीवन आहे या भाव जीवनामध्ये नवविधा भक्तीचा अंतर्भाव आहे सर्वांमध्ये प्रेम वृत्तीचं मी जे काल वर्णन तुम्हाला केलं त्यापैकी त्या फक्त प्रेम वृत्ती घ्यायची ती पुढे यायची प्रेमलक्षणात्मक वृत्तीने घडणारे जेवढे व्यवहार आहेत तेवढे सगळे भक्तिव्यवहार व्यवहारामध्ये लक्षात ठेवायचे त्याच्यामध्ये मननिय जपाच्या वर्गात कोण आहे श्रवण हे जपाच्या वर्गात आहे कीर्तन हे जपाच्या वर्गात आहे स्मरण आता ध्यान वर्गात मनत ध्यान वर्गात आहे ध्यान वर्गात या सर्व गोष्टी एकत आता राहिलं निर्भा आता हे आहे विचार हे ज्ञान भक्ति ज्याला म्हणतात ज्ञान लक्षणातल भक्ती म्हणजे निर्धाराची त्याच्या पुढे सांगायचं त्या निर्धाराच्या भक्तीमध्येही तरुण पदार्थाचा विचार साक्षात्कार ते प्रापिभानुभूती बुद्धी आपण ज्ञान ब्रह्मरूपी भाग आहे आपण आपण तर ज्ञान भाग जेवढा तेवढा येत असल्या कारणाने श्रवण मननिधी ध्यासन असो ज्ञान असो जप असो भक्ती असो कुठलाही तुम्ही प्रकार घ्या त्या तिन्ही जीवनामध्ये सगळ्या गोष्टी आहेत आचार जीवनातल्या सगळ्या गोष्टी भाव जीवनातल्या सगळ्या गोष्टी आणि विचार जीवनातले सर्व व्यवहार जेवढे ऋषी क्रिया रूप असतील ते सर्व त्या सर्व महाराज म्हणतात हा सगळा एक देवच आहे त्या देवावरून दुसरं हो त्याच्यावरून निराळ पुणे नाही करण्यात ज्ञाताच स्वतः ब्रम्मरूप झाल्या कारण त्याचा प्रमाताच ब्रम्हरूप असल्या कारणाने या प्रमात्याने केलेल्या क्रिया या प्रमात्याने केलेलं ध्यान आणि या प्रमात्याने केलेला विचार हा सर्वच अनुष्ठान रुपये असूच शकत नाही नामसंकीर्तन असो मनन श्रवण असो निधी ध्यासन असो इतकं काय परमार्थ साधनात्मक असलेला कुठलाही त्याचा व्यवहार असो त्या सर्वच्या सर्व परमार्थ साधना व त्याचा सर्वचा सर्व परमार्थ व्यवहार होऊनही स्थितीत त्याच्या एक दिवशीपणात त्याच्या अखंड एक रसतीत रिमात्र चळ घडत नाही ही गोष्ट त्याकडला म्हणायचं सहज याला म्हणायचं सहज समाधी सहज समाधी सहज समाधी म्हणजे काही हे माणसाला लक्षात येते कि जो ध्यान व निर्धार यापैकी कुठलाही करू। व्यवहार करून हे व्यवहार त्याच्या स्वरूपा नसतात व एवढे व्यवहार करूनही त्याच्या अद्वैत स्थितीमध्ये चळ घडत नाही व आपल्या स्वरूपाने सदाचा स्थिर असतो हे त्यातली मुख्य बोलतात पुढे करून घ्याय अद्वैतात करतो का करतो करून अद्वैत स्थिती बिघडते का नाही पांडवा हे अनात्माकार वृत्तीचा परित्याग करून सजातीय प्रत्यय प्रवाह रूपाने मी आत्माकार वृत्ती सदा ठेवून त्याचं निधी ध्यासन करतो ब्रह्मरोप त्याच्यावर मेगळी सत्ता कला नाहीये कोणताही वाघव्यवहार असो मनोव्यापार असो वा बुद्धी व्यापार असो हे सर्व त्या सर्व व्यापार व्यवहार केवळ साधनात्मक असून हे सर्व साधनात्मक असलेले सांगितलेली असं घडू नये म्हणून सांगतो अपवाद क्वचित एखादा चुकून ऍक्सिडेंटली विपाय प्रपंच करीत असलेला तुम्हाला दिसला तरी तरी हे काय अस्तित्व सिद्ध होत त्याच सत्तेने तो सत्तामान आहे त्याची स्फूर्ती सर्वत्र प्रकाशित आहे असा सत्ता रूपच आत्मरूपच तो ज्ञानी असल्या कारणाने सगळे व्यवहार आत्मरूप असतात असा तो ज्ञानात ठेवतो आता